ओम नमो नारायण प्रवचन क्रमांक चौदह भागवत स्कंद एक अलोक नौ दहा बारह चौदह मी पा श्लोको अर्थ वाचत अपन संक्षिप्त चिंतन करो धर्म से हापवर्ग से नार्थोर्थयोपकते नार्थस् धर्मकात कामो लाभाता कामस्य काम से नईंद्रिय प्रीति जीवत यीवश्च तत्विज्ञा नाथो येह कर्म भी वदी तत तत्व तत्व यदय ब्रह्मेति पर भगवानि शब्द से त्रदनिया मुनयो ज्ञान वैराग्युक्तया पश्यत्म चात् भक्त छ्रुतगृहीतया अत पुंभ्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठिषण तस्मान मनसा भगवान सात्वता श्रोतव्य कीर्तीतव्यच ध्ये पूज्यच नितदा श्लोकाचे अर्थ असे आहेत धर्माचे फळ मोन प्राप्तीत धर्माची साथकता नाही धन धर्मासाठीच आहे भोगविला फळ मानले नाही भोगविला जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा कर्मे करून स्वर्ग प्राप्ती हे नव्हे तत्ववेते लोक ज्ञाता म्हणजे जाणणारा ज्ञेय म्हणजे जे जाणायचे ते या दोनी भेदानी रहित तत्व त्यालाच कोणी दोन्ही कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य युक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषी न म्हणूनच आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय म्हणूनच तस्मात एकाग्र चित्ताने भगवतवत्सल भगवंतांचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे हे या श्लोकाचा अर्थ आणि हे ते श्लोक आता त्याचा संक्षिप्तामध्ये अर्थ असा आहे की धर्माचरणा अर्थप्राप्ती होणार पण अर्थप्राप्ती हे धर्माचं फळ नव्हे फळ नव्हे तर मग त्यागायचं काय हो अर्थ टाकून द्यायचा का असा याचा अर्थ आहे का नाही भोग घ्यायचा पण मग भोगच घ्यायचा का अर्थप्राप्ती मग अर्थप्राप्ती हे धर्माचं फळ नाही असं कस तर भोगही घ्यायचा आणि तो त्यागायचाही त्यागायचा म्हणजे शब्दशः अर्थ नव्हे अर्थामधील आसक्तीचा त्याग करायचा अशा रीतीनं याबद्दल एकनाथ महाराज म्हणतात अर्थाचा आणि कामाचा त्याग करायचा का नाही भोग घ्यायचा का नाही म्हणजे काय तर या दोनीचा अर्थ या दोन्हीला मध्यभागी विघभागावे आणि त्याप्रमाणे वागावे तारतम्यान अर्थाचा उपयोग धर्मासाठी करायचा धर्मासाठी अर्थाचा उपयोग भोग धर्माचे फळ मोक्ष आहे मोक्षापर्यंत पोचायचा आहे परंतु त्यासाठी अर्थ हवा गृहस्थ धर्मासाठी पण धनप्राप्ती धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठीच आहे भोगविलास हे धर्माचे फळ मानलेले नाही मग भोगविलास तरी का घ्यायचे हो अर्थप्राप्ती झाल्यानंतर जर अर्थ आहे तर मग त्याचा भोगविलासासाठी उपयोग काय करायचा तर भोगविलासाचे फळ इंद्रिय तृप्ती नसावे इंद्रियांच्या तृप्तीसाठी भोगविलास घेऊ नयेत तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह हा असावा आणि जीवन निर्वाह तरी कशासाठी जीवनाचं फळ काय तर जीवनाचे फळ म्हणजे तत्त्वजिज्ञासा कर्मे करून स्वर्गप्राप्ती नव्हे तत्वजिज्ञासा म्हणजे परमसत्य सुरुवातीला पहिल्या श्लोकात बघितलं आपण सत्य परम धीमही त्या सत्याची प्राप्ती त्या सत्याची एकरूपता म्हणजेच मोक्षप्राप्ती हे कामाच जीवनाचं फळ आहे तत्ववेते लोक याच तत्वाला ज्ञाता जाणणारा आणि ज्ञेय म्हणजे जाण्याचे ते त्या भेदा म्हणजे अद्वैत अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात त्याला कोणी ब्रह्म म्हणतात कोणी परमात्मा म्हणतात कोणी ईश्वर म्हणतात कोणी भगवान म्हणतात कोणी परम सत्य म्हणतात सत्य तत्व म्हणतात ब्रह्मतत्व म्हणतात त्यालाच कोणी अनेक नाव आहेत आणि म्हणून तस्मात याच्या प्राप्तीसाठी म्हणून एकेन मनसा एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन करावे असं हे या माझ्या जीवनाचं हे प्रवास जीवनाचा कसा असावा धर्माचं आचरण करून धनप्राप्ती हवी धनप्राप्ती ही काम भोगण्यासाठी नाही परंतु कामोपभोग हवेत कारण त्यामुळंच जीवन जगलं जाईल शरीर जगवलं जाईल जीवन जगायचं शरीर जगवायचं ते कशा करतात तर तत्त्वजिज्ञासेसाठी आणि तत्वजिज्ञासेसाठी तत्त्व म्हणजे काय तर परमसत्य ब्रह्मतत्व परमात्मतत्व भगवान ईश्वर जुमी जे काय म्हणाल ते याप्रमाणे माझ्या जीवनाची रूपरेषा अशी असायला हवी आणि अशी ही रूपरेषा भागवतामध्ये हे सगळं भागवतात सांगितले बरं का हे काय मी माझ्या मनच सांगत नाहीये त्यामुळं मला अंतिमत अपवर्गीय म्हणजे मोक्षापर्यंत जायचं आहे हे मी पक्क जर लक्षात ठेवलं आणि त्याचं जर ध्यान ठेवून त्या ध्येयाला डोळ्यापुढं ठेवून जर प्रवास केला आणि त्यासाठी या दोन्ही मधला हा अंतर आहे धर्म आणि मोक्ष या यामधल्या टप्प्यावरती असणारी ही दोन साधन आहेत काय आहे मी निर्जेहून मुंबईला प्रवासाला निघतो प्रवासाला निघताना वाटेत कराड ज्या वेळेला येत त्यावेळेला कराड शहराच्या बाहेर गेल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक दगड असतो दगड आणि त्या दगडावर लिहिलेलं असतं मुंबई दोनशे किलोमीटर असं लिहिलेलं असतं याचा अर्थ काय तर तू हे माणसा तू योग्य प्रकारान प्रवास करत आहेस तुझी दिशा योग्य आहे याच दिशेनं तू आणखी दोनशे नऊ किलोमीटर जा तू मुंबईला गंतव्य ठिकाणी पोचशील असा त्या दगडाच्या वरती लिहिलेल्या शब्दांचा अर्थ पण मी मुंबई दोनशे किलोमीटर म्हटलं मुंबई हा शब्द वाचला की मी तिथेच उतरतो आणि हीच मुंबई असं मी समजतो याचे हे का सांगितलं उदाहरण असं प्रत्यक्षात व्यवहारात घडत नाही मी काय मूर्ख नाही परंतु परमार्थात मात्र हा मी मूर्खपणा करतो धर्माचं फळ मोक्ष आहे हे माहिती आहे पण धर्माचं पहिलं फळ अर्थ मिळाल्यानंतर मी तिथेच गुंतो, अर्थामध्ये गुंततो मी पुढचा प्रवासच करत नाही कामोपभोगापर्यंत जातो पण मी पुढचा प्रवासच करत नाही आणि मला या दोन्हीच्या माध्यमातून मोक्ष गाठायचा आहे हे मी पूर्णपणे विसरतो आणि मोक्ष म्हणजे म्हणजे तरी काय होगवंतानी कृपा केल्यानंतर संसार सगळा विरून जातो संसारात आसक्ती राहत नाही काय सांगितलंय वयवर्ष पासष्ट सत्तर असलेल्या आपल्या वडिलांना आत्मदेवाला गोकर्णाने सांगितलं बाबा आता तुम्ही संसारातली आसक्ती सोडा आणि दशमस्कंधाच सतत पठन करा एक पाठ दशमस्कंदाचा पूर्ण झाला त्याच्या पाथ दुसरा पाठ त्याच्या पाथ तिसरा पाठ सतत दशमस्कंदाचं पठण करा का तसमात एकेन मनसा एग्र चित्तान भक्तव भगवंतांचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे हा या सगळ्या श्लोकांचा मतितार्थ आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग भागवत धर्म मला समजून घ्यायला आवश्यक आहे थोडक्यामध्ये संक्षिप्तामध्ये भागवत धर्म म्हणजे काय किंवा धर्म म्हणजे काय हे आपण पाहिलं की सुरुवात आहे संपूर्ण भागवतामध्ये धर्मच सांगितलेलं आहे काय आहे काही काही ठिकाणी गोष्टीनं सांगितलेलं आहे काही काही ठिकाणी संवाद रूपानं सांगितलेलं आहे काही काही ठिकाणी दुसऱ्यांनी काय उपदेश केला तो सांगितलेला आहे काय असतं भागवत म्हटलं तर त्याच्यावरती जे माझा अनुभव सांगतो मी गीतेचा अभ्यास केला परंतु मी गीता चांगली आहे म्हणून अभ्यास केला नाही बरं का म्हणून केला नाही टी सेशन नावाचे एक चीफ इलेक्शन कमिशनर होते अत्यंत व्यस्त पूर्वी त्याच्यापूर्वी ते पूर्वी चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते नंतर ते चीफ इलेक्शन कमिशनर झाले अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व मी खूप त्यांच्यामुळं प्रभावित झालो त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की मी गीता असंख्य वेळेला वाचलेली आहे त्यावेळेला माझ्या मनात आलं की हे ग्रस्थ जर गीता वाचतात इतके व्यस्त असताना सुद्धा तर मी गीता का वाचू नये मी भागवत का वाचू नये म्हणून मी वागायला वाचायला लागलो पण नंतर मला समजलं की हे ग्रंथ अद्वितीय आहेत आणि हे ग्रंथ या ग्रंथात सांगितलेला धर्म जर मी आचरण केला नाही तुम्हाला मी अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो आणि इथं थांबतो हा विषय आपण या श्लोकांपुरता आपण इथं पुरता करू पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो किती किती विपर्यस्त स्वरूप द्यावं आपण धर्माला आपले तुम्हाला अं तात तत्वव्य डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती असताना त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की समाजानं शिक्षणामधून धर्मनिरपेक्षता या नावाखाली धर्माचं शिक्षण देण्याच बंद केल्यापासून धर्माची समाजाची प्रचंड प्रमाणावर घसरण चालू आहे धर्मनिरपेक्षता या नावाखाली शिक्षणातून धार्मिक शिक्षण देण्याचं बंद केल्यापासून समाजाची घसरण चालू झालेली आहे आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती बघा आणि त्याच्यानंतर समाजाची घसरण किती झाली असेल आणि एक पक्क लक्षात घ्या एकदा घसरण चालू झाली ना की त्या घसरणीला अडवणं अत्यंत अवघड आहे त्यामुळं माझी प्रामाणिक प्रार्थना हे तुम्ही वाचा तुम्ही ऐका आता उदाहरण तुम्हाला सांगितलं मी भक्ता धर्माची लक्षणं तेराव्या अध्यायातली मी तुम्हाला सांगितली ज्ञानाची लक्षणं म्हणून जी काय सांगितले ती आता याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलीनी अगदी भर भरून सांगितलेलं आहे जर उदाहरणाने सांगितलेलं जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यावरती त्या तेराव्या अध्यायातल्या सात ते अकरा गीतेचा तेरावा अध्याय सात ते अकरा या श्लोकावरती ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात आणि त्याचा अर्थ काय आणि ती लक्षणं माझ्या जीवनात मी कशी उतरवायची आणि ती लक्षणं मी माझ्या मुलाला का शिकवायची पाचवी सातवी दहावीमधल्या मुलाला याचं महत्व लक्षात येईल त्यामुळं चिंतन आवश्यक आहे ते चिंतन करण्यासाठी आपण भागवत धर्म समजावून घेणार आहोत भागवताचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला त्यामुळं या ठिकाणी हा विषय आपण थांबवू पुढच्या प्रवचनामध्ये पुढचा विषय भागवताचा घेऊ आणि त्याच्यावरती प्रवचन करू तोपर्यंत नारायण हरी श्रीकृष्ण गोपालकृष्ण भगवान की जय